स्कंधनव अध्या तेहतीसवा पातकाप्रमाणे नरकप्राप्ती धर्मराज म्हणाला हे सती हरिभक्त शुद्ध योगसिद्ध व्रते करणारा तपस्वी ब्रह्मचारी यांना नरक प्राप्त होत नाही गर्विष्ट, कटू बोलणारा तो वन्ही कुंडात पडतो शरीरावरील रोमान इतकी वर्षे तो अग्नीत राहतो नंतर छाया नसलेल्या उष्णवनात तो तीन जन्मपशु होतो जो घरी आलेल्या क्षुधा व्याप्त माणसाला भोजन घालीत नाही तो तप्तकुंडात पडतो तो रोमान इतकी वर्षे त्यात राहतो जागी सात जन्म पक्षी होतो रविवारी संक्रांतीच्या दिवशी अमावस्येला श्राद्धाच्या दिवशी जो पुरुष ढोब्याकडून वस्त्रांना भट्टी देतो तो त्यातील सुतान इतकी वर्षे क्षारकुंडात पडतो नंतर सात जन्म तो धोब्याच्या कुळात जन्म घेतो जो मूल प्रकृतीची निंदा वेदांची निंदा ब्रह्मा विष्णु महेश निंदा तौरी सरस्वती वगैरह देवी की पड़ोसोनी रूप अपराधा प्रायश्चित नहीं देव ब्राह्मण वृत्ति हरण करना साठ हजार वर्षे विष्टे कुंडत विष्टाखात पड़त नजार वर्षे भूलोकी विष्टे की आज्ञे वाचून जो दुसऱ्याचे शुष्क सरोवर उपसतो आणि आपले सरोवर करतो किंवा सरोवरात मूत्रोत्सर्ग करतो तो मूत्रकुंडात पडतो नंतर तो शंभर वर्षे भारतात बैल होतो जो एकटात मिष्टांना सेवन करतो तो शंभर वर्षे श्लेष्मकुंडात तेच खात पडतो नंतर शंभर वर्षे प्रेतयोनित राहून मूत्र पोह यांचे सेवन केल्यावर शुद्ध होतो पिता माता गुरु स्त्री पुत्र कन्या यांना अनात असल्यास जो पोषित नाही तो गरकुंडात पडतो तेथे तो शंभर वर्षे विश भक्षण करतो नंतर भूत योनी शंभर वर्षांनी तो शुद्ध होतो अतिथीला रागावणाऱ्या पुरुषाकडून देव आणि पितर उदक घेत नाही तो ब्रह्महत्येची पातके लावून दुषिका कुंडात पडतो पिशाच्च्या योनीतून तो शंभर वर्षांनी शुद्ध होतो एकदा दिलेले द्रव्य पुन्हा दिल्यास वसा कुंडात पडतो नंतर सात जन्म तो सरडा होतो नंतर दरिद्री आणि अल्पायुषी होतो जे स्त्री अथवा पुरुष एकमेकांस भ्रष्ट करून शुक्रपात करतात ते कृमियोनीत जातात गुरु आणि ब्राह्मणांचे रक्त काढणारा रक्तकुंडात शंभर वर्षे राहतो नंतर सात जन्म व्याघ्र होतो जो भक्तांची निंदा करतो तो अश्रुकुंडात पडतो शंभर वर्षांनी तो तीन जन्म चांडाळ होतो उपकारकर्त्याशी कपट करणारा शंभर वर्षे मलाच्या कुंडात पडतो तीन जन्म गाढव योनीत आणि तीन जन्म कोल्ह्याच्या योनीत जातो जो बैर्याची हसून निंदा करतो तो कुंडात पडतो येथे शंभर वर्षे मळ खल्ल्यावर तो सात जन्म बहिरा होतो लोभांमुळे जो दुसऱ्याचे जीवन हरण करतो तो मज्जाकुंडात लक्ष वर्षे राहतो नंतर सात जन्म सरडा सात जन्म मासा तीन जन्म डुक्कर सात जन्म कोंबडा वगैरे योनीत जन्माला येतो कन्येचा धनलोभाने विक्रय करणारा मांसकुंडात रोमा इतकी वर्षे पडतो क्षोधित होऊन तो रक्त चाडतो साठ हजार वर्षे कन्येच्या विष्ठेत पडतो नंतर सात जन्म व्याध होतो तीन जन्म डुक्कर सात जन्म कोंबडा सात जन्म बेडूक जळू कावळा इत्यादी योनीतून फिरतो व्रत श्राद्ध उपवास या दिवशी क्षौर करणाराच नखांच्या कुंडात देवांचे वर्षभर पडावे लागते केशयुक्त मृत्तिकेचे लिंग पूजणारा केशकुंडात पडतो शंकराच्या कोपामुळे तो मानवी योनीत उत्पन्न होऊन शंभर वर्षांनी तो राक्षस होतो विष्णूपदी पितरांना पिंड न देणारा अस्थिकुंडात राहतो नंतर सात जन्म पांगळा आणि दरिद्री होतो आपल्या गरोदर स्त्रीचे सेवन करणारा तप्त ताम्रकुंडात शंभर वर्षे राहतो पुत्रहीन विधवेचे ऋतुस्नात स्त्री स्पर्शाने दूषित झालेले अन्न खाणारा तप्त लोहकुंडात शंभर वर्षे राहून सात जन्म धोबी आणि कावळा यांच्या योनीत जातो चांबड्यात स्पर्श केलेला हात न धुता देवाच्या साहित्याला स्पर्श करणारा शंभर वर्षे चर्मकुंडात राहतो शूद्राचे अन्न सेवन करणारा तप्त दारूच्या कुंडात शंभर वर्षे पडतो सात जन्म शूद्राजन करतेक्षण शब्द करना काट कुंडम सात वर्षे घोड़ा होते विष प्रयोग कर दुसर प्राण घेना हजार वर्षे विषकुंडे शंभर जन्म मनुष्य घातकी हो गई बैला का मारा चार युगे अग्निकुंडत त्याच्या अंगावरील रोमान इतकी वर्षे तो बईल होतो लोकखंडी शास्त्राने दुसऱ्याला पिडा देणारा 10,000 हजार वर्षे कुतुकुंडात राहतो पुढील जन्मी त्याला उदराची व्याधी जडते एक जन्म तो क्लेशतो देवाना आणि द्विजांना अर्पण केलेले मांस खाणारा हरीचा नैवेद्य भक्ष ग्रहण न करणारा कृमी पडतो तीन जन्म लेंच होतो शूद्राचे यजन शुद्रान्न भक्षण शूद्र शूद्रप्रेतांचे ज्वलन करणारा पुयकुंडात जातो पुढे सात जन्म तो शूद्र होतो मस्तकावर पद्माकर चिन्ह असलेल्या कृष्ण सर्पाला मारल्यास तो सर्पकुंडात जातो नंतर सर्पयोनीत जन्मास येतो स्वधर्माप्रमाणे उपजीविका करणाऱ्या शूद्र जंतूस तो मारतो त्याला दंशमशकाच्या कुंडात राहावे लागते नंतर तो शूद्रयोनीत शूद्र जंतुयोनीत जातो मधमाशांना मारून मध खाणारा गरलकुंडात पडतो नंतर तो मक्षिका होतो निरपराध ब्राह्मणास दंड करणारा वज्रद्रष्टा नावाच्या कुंडात पडतो नंतर सुकरयोनी जन्मात जातो तीन जन्म कावळा होतो धनलोभाने प्रजेला दंड करणारा विंचू कुंडात पडतो पुढे सात जन्म विंचू होतो जो द्विज संध्या वगैरे करीत नाही हरिभक्त शून्य आहे तो शरकुंडात जातो प्रजेला अंधार कोठडीत मारतो तो मत्तपुरुष गोलकुंडात पडतो त्यात तप्त तप्तचिखलात पाणी असते तीक्ष्ण दाढांचे किडे त्यात असून आत अंधकार असतो नंतर तो प्रजेचा सेवक होतो जो सरोवरातील नकरांना मारतो तो नक्रजन्म घेऊन नकरकुंडात राहतो जो कामभावने परसरीचे वक्षस्थल श्रोणी स्तन अथवा मुख अवलोकन करतो त्याचे काककुंडात कावळे डोळे फोडतात तीन जन्म तो अग्निने जळून मरतो देव ब्राह्मण यांचे सुवर्ण चोरणारा मंथान कुंडात पडतो पुढे तीन जन्म अंध आणि दरिद्री होतो नंतर तो सोनार होतो जो तांबे आणि लोखंड चोरतो तो बीजकुंडात राहतो बीज किडे त्याचे डोळे फोडतात देवांची चोरी केल्यास पुरुष वज्रकुंडात पडतो यमदूत त्याला नित्य मारतात देवाब्राह्मणांचे रौप्य दुग्ध वस्त्रहरण केल्यास तप्त पाषाणकुंडात गती मिळते नंतर तीन जन्म कासव तीन जन्म अंगावर कोड असलेला एक जन्म किंचित कोडाचा जन्म होतो नंतर शुभ्र पक्षांच्या योनीतून जन्म घेतो पितळ कासे देव देवब्राह्मणांचे पात्र चोरणारा तीक्ष्ण पाषाणकुंडात पडतो सात जन्म अश्वहून पादरोगी होतो स्वरिणीवर उपजीविका करणारा लालकुंडात पडतो नंतर नेत्ररोगाने जर्जर होतो तो लेन्छांची सेवा करून मसी खातो तो मसी कुंडात पडतो तीन जन्म काळा पशु, तीन जन्म बकरा आणि पशु काळा पुन्हा काळा पशू होतो देवदानवांचे धान्य तांबूल आसन शय्या चोरणारा शंभर वर्षे यमदूतांचा मारखात चर्मकुंडात राहतो तीन तीन जन्म कोंबडा आणि बकरी होतो नंतर वानर होतो पुढे व्याधीग्रस्त होतो ब्राह्मणा धन चोर मंत्रोक्त चक्रपूजा करतो तो चक्रकुंड पड़तो। तीन जन्म तेली होतो। व्याधी व्या रोग जर्जर होतो। गोधन और ब्राह्मणा कपट करना वक्रकुंड पड़त शंभर युगे रहन तो सात जन्म वक्रांग हिनांग होन हो तीन जन्म गृध गुध्र सुकर होीन जन्म मोर हो निषिद्ध कूर्म मांस खाणारा शंभर वर्षे कुंडात पडतो तीन जन्म कूर्म तीन जन्म सुकर तीन जन्म मांजर तीन जन्म मोर होतो देव ब्राह्मण यांचे तेल तूप वगैरेची चोरी करणारा ज्वालाकुंडात आणि भस्मकुंडात पडतो त्याला शंभर वर्षे तेलात तळतात सात जन्म तो उंदीर आणि मासा यांच्या योनीत जातो देव ब्राह्मणांचे सुगंधी तेल आवळ्याचे चूर्ण किंवा इतर सुवासिक द्रव्य चोरणारा दुडात पडावे लागते तेथे सात जन्म दुर्गंधयुक्त राहून तीन जन्म कस्तुरी मृग सात जन्म दुसऱ्यांच्या पितरांची भूमी बलात्काराने कपटाने हरण करणारा तप्तसूची नरकात पडतो तेथे तापलेल्या तेलात तो त्रस्त होतो पण असे भोग भोगीत असता प्राणी जळत नाही आणि नष्टही होत नाही तो सात मनवंतरपर्यंत तप्त राहतो नंतर साठ हजार वर्षे तो विष्ठेतील कृमी होतो नंतर भूमीही दरीद्री होतो नंतर पुन्हा आपली योनी प्राप्त झाल्यावर शुभकर्म करतो अध्याय ते समाप्त